पुस्तक रत्न कल्पना चावला मूळ लेखक पंकज किशोर अनुवाद डॉक्टर कमलेश मेटकर पूर्व पिटिका कोलंबिया अंतरायानामध्ये पहाटेचे साडेपाच वाजले यान पृथ्वीकडे परत निघाले आहे सुमारे पंचेचाळीस मिनिटांनंतर यान जमीन उतरणार आहे काही वेळातच यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून फ्लोरिडाच्या केप कॅनल या अंतराळ केंद्रात उतरेल याच वेळेत हे तीन हजार डिग्री सेंटीग्रेड या कमाल तापवर पोहोचेल ही अवस्था खूपच जोखमीची असते मोहीम तज्ज्ञ लॉरेल बी क्लार्क यांनी व्हिडिओ कॅमेरा उचलला आणि चार पार सुरू केला मोहीम तज्ञ कल्पना चावला आणि अंतरायान चालक विलियम सी मैफूल आपापल्या उपकरण कॅमेराने निर्देशित करीत होते तेव्हाच मोहीम प्रमुख कर्नल रिक हजबेड यांच्या दुर्दैवाने नियंत्रण उपकरणाला पायाने ठोकरले त्यामुळे हो अंतरायानाच्या असंख्य नियंत्रण पॅनलमधील एक पॅनल तुटले यावेळी बाहेर अंधार होता यान चालकाला शटल यानाच्या बाहेरचे दृश्य चांगल्या प्रकारे दिसत नव्हते उड्डाण डेकवर लावलेल्या पॅराटेक्निक यंत्रावर सूर्याची किरणे पडली तेव्हाच कोलंबिया यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला बाहेर फिकट गुलाबी रंगाची छाया पसरली होती आतमध्ये फ्लॉकने यानाच्या छतावरील एका खिडकीच्या वाह्याचे दृश्य चित्रित करण्यासाठी व्हिडिओ कॅमेरा फिरविला यावेळी उड्डाण डेकवर पसरलेले केबल पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षणामुळे येऊ लागले इकडे चालक दलाचे कुटुंबीय अंतरायानाच्या प्रतिष्ठे इकडे तिकडे फिरत होते याच गर्दीत कल्पनाचे पती जिलपिय हरिसनही होते कल्पना जवळजवळ तीन आठवड़ आधी या दुसऱ्या मोहिमेसाठी निघाली होती आणि आपल्या पती भेटीसाठी तेव्हा थांबू शकली नव्हती परिवारातील सगळ सदस्य फ्लोरिडामध्ये असलखा अंतराळ केंद्रावर उत्सुकतेन अंतरायानाची वाट पाहत होत या ऐतिहासिक क्षणी आपली मोंटू कल्पनासोबत आनंद व्यक्त करण्यासाठी त भारतातून तिथ आल होत अमेरिकेत इतरत्र अनेक लोक आपापल्या टीव्हीसमोर बसून कोलंबिया यानाला पांढऱ्या रक्षेच्या रुपामध्ये पाहत होत यान पृथ्वीवर उतरण्याच दृश्य दाखवले जात होते ह्युस्टनमधील कनडी अंतराळ केंद्राच्या नियंत्रण कक्षात नासाच वैज्ञानिक अंतरायान उतरवण्याची सामान्य प्रक्रिया पूर्ण करीत होत ध्वनीच्या गतीपेक्षा 20 पट अधिक तीव्र गतीन कोलंबिया यान आता जवळजवळ 5 लाख फूट उंचीवर आकाशात ओढत होत थो अंतरायान पृथ्वीच्या वातावरणाला छद्दत खाली येऊ लागल जगाच्या दुसऱ्या टोक्याला असलख्खा भारतातील हरियाणा राज्यात कर्नाल या शहरात उत्सवासारखे वातावरण आह टागोर बालनिक्तनमधील जवळजवळ तीनशे विद्यार्थी आपल्या शाळची प्रतिभावान माजी विद्यार्थी कल्पना शावला अंतराळातून सुखरूप परत येण्याचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते। सगळजण कोलंबिया अंतरायानाच्या शक्वच्या काही तासातील प्रवासावर आपली नजर रोखून होत तडद्यावर पांढर उमटण्याच्या प्रतीक्षेत आह कॅलिफोर्नियामधील काही भाग्यशाली लोकांनी याण्यालाजवळ साठ किलोमीटरच्या उंचीवर पाहिल परंतु काही लोकांना वाटल कोलंबियाच तुकड़ पडत आह काही वर टेक्स्टाच्या आकाशात एक जोरदार आवाज ऐकू आला ज्यामुळे खिडक्या तडकल्या केंद्रातून दिलेल्या संदेशावर कर्नल हजबेंड याचे उत्तर मध्येच तुटले आणि कोलंबिया यांनाशी संपर्क तुटला टीव्हीच्या पडद्यावरील पांढरक्षा अनेक पांढऱ्या तुकड्या परिवर्तित होऊ लागली टीव्हीचा कॅमेरा खोटे बोलत नव्हता कोलंबिया अंतरायान उध्वस्त होऊन त्याच तुकड़ अमेरिकेच्या लुसियाना टेक्स्टास व अरवान्सास इत्यादी शहरात विखरून पडल होते दुपारी वातावरणात अंधार पसरला या आणचा अपघात झाल्याचे जाहीर करण्यात आले ह्युस्टनमध्ये कल्पनाच्या घरच्यांना टीव्हीच्या पडद्यावर दिसणाऱ्या दृश्यावर विश्वास बसत नव्हता हो तिच्या मूळ मुल गावी मुलांचा कार्यक्रम रद्द झाला कल्पनासोबत अंतराळयात्रेत अन्य सहा बाद अपघाती शेवट झाला एक्केचाळीस वर्षीय कल्पना शावला आपल्या पाठीमागे अनेक प्रश्न अनुत्तरित सोडून गेली दोन खंडच नाही तर दोन भिन्न संस्कृतीमधील अंतर सहज पार करणारी कर्नालची बहादर मुलगी बघता बघता अंतराळात गेली कल्पनाची ही गोष्ट कर्नालपासून सुरू आणि अनेक अविश्वसनीय घटना त्यात जोडल्या गेल्या